अध्याय सातवा भगवंतांच्या लिलावतारांच्या कथा ब्रह्मदेव म्हणाले प्रलय कालाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवंतांनी संपूर्ण यज्ञमय असे वराह शरीर ग्रहण केले पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्याक्ष लढण्यासाठी त्यांच्या समोर आला इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले होते तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले पुढे प्रभूंनी रुची नामक प्रजापती पासून आकृतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार घेतला त्या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली यावरून स्वयंभू मनुने त्यांना हरी हे नाव ठेवले नारदा कर्दम प्रवहुतीच्या ठिकाणी अवतार धारण केला त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला त्या योगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मल तीन गुणांच्या आसक्तीच्या चिखल धून टाकून ती कपिल भगवानावरुपात विलीन झाली भगवंतांना पुत्र रूपाने प्राप्त करून घ्यावे अशी महर्षी अत्रींची इच्छा होती त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की मी स्वतःला तुम्हाला दिले आहे म्हणून अवतार घेतल्यानंतर भगवंतांचे नाव दत्त म्हणजेच दत्तात्रेय पडले त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू सहस्त्रार्जुन इत्यादी योगाच्या भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या नारदा सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थाच्या सन नावानी युक्त होऊन भगवंतानी सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार धारण केला या ऋषींना जसाच्या तसा उपदेश केला त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हृदयात परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतला धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रूपात प्रकट झाले त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता इंद्राने पाठवलेली कामसेना म्हणजेच अप्सरा त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंतांच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत शंकर आदी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात परंतु आपल्यालाच जाणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत तोच क्रोध नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्या अगोदरच थरथर कापतो मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल राजा उत्तान पदाच्या जवळ बसलेल्या ध्रुव बाळाला त्याच्या सावत्र आई सुरुचीने शब्दबाणाने घायाळ केले तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवंतांनी ध्रुवाला ध्रुवाच्या वर खाली प्रदक्षिणा गण त्याची कुमार्गाला लागलेल्या वेणाने ऐश्वर आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकारूपी वज्राने जळून भस्म झाले तो नरकात पडू लागला ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतानी त्याच्या शरीर शरीरमंथनातून पृथ्वीच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडण्यापासून मुक्तता केली अशा प्रकारे पुत्र शब्दाचे सार्थक केले त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या राजा नाभीच्या पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला या अवतारात सर्व पासून निवृत्त होऊन आपली इंद्रिये आणि मन अत्यंत शांत करून तसेच आपल्या स्वतःला वेड्याप्रमाणे भासवून योगाचरण केले या अवस्थेला महर्षी लोक परमहंस्पद किंवा अवधूतचर्या असे म्हणतात यानंतर स्वतः त्या यज्ञपुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपाने अवतार घेतला भगवंतांचा हा अवतार वेदमय आणि सर्व देवमय त्यांच्याच नासिकेतून वाहणाऱ्या श्वासातून वेदवाणी प्रगट झाली चाक्षुष मनवंतराच्या शेवटी भावी म्हणू सत्यव्रताने भगवंतांना मत्स्य रूपाने प्राप्त करून घेतले त्यावेळी पृथ्वीरुप नौकेचा आश्रय झाल्या कारणाने ते सर्व जीवांचेच आश्रय बनले प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रुपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली त्यामुळे ते काही क्षण निद्रासुक घेऊ शकले देवांचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले थरथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते त्यांना पाहताच हिरण्य गदा घेऊन त्यांच्या अंगावर तुटून पडला यावर भगवान नरसिंहानी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडपडत असता आपल्या नखाने त्याचे पोट फाडले मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला जेव्हा थकून जाऊन तो घाबरला तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमलपुष्प घेऊन हे आदि हे समस्त लोकांच्या स्वामी हे पवित्र कीर्ती हे नाम श्रवणानेच कल्याण करणाऱ्या भगवंता असा भगवंतांचा धावा केला त्याचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तिथे आले आणि कृपाळू भगवंतानी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राची सोंड पकडून त्याची त्या संकटातून सुटका केली भगवान वामन आदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान होते परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते कारण यज्ञपुरुष भगवंतांनी याच अवतारात बलीने दानाचा संकल्प सोडताच सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले वामन बटू बनून त्यांनी तीन पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर परंतु यातून हेच सिद्ध केले की सन्मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना समर्थ पुरुष सुद्धा याचनेशिवाय अन्य कोणत्याही उपायाने त्यांच्या स्थानापासून हटवू शकत नाहीत हे नागदा दैत्यराज बलीने आपल्या डोक्यावर वामनांचे चरणतीर्थ घेतले किंवा तो देवतांचा राजा होता यात काही विशेष नाही आपल्या दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काहीही करण्यास तो तयार नव्हता एवढेच काय भगवंतांचे तिसरे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतालाही भगवंतांना समर्पित केले यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे नारदा तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग ज्ञान आणि आत्मतवाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो तेच भगवंत स्वयंभू आदी मनमंतरात मनू रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत निष्कंटक असे राज्य करतात तिन्ही लोकांच्या वर असणाऱ्या सत्यलोकापर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात आपल्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठ मोठ्या रोग्यांच्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्यांनी हरण केलेला यज्ञभाग देवांना पुन्हा मिळवून दिला त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रकट केला जेव्हा जगात ब्राह्मण द्रोही आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे आणि त्यामुळे यातना भोगू इच्छणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैव वशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेज बनून राहिले तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने एकवीस वेळा त्यांचा संहार केला मायापती भगवंत आपल्यावर कृपा करण्यासाठी भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलांसहित श्रीरामांच्या रूपाने इक्ष्वाकुवंशात अवतीर्ण झाले या अवतारात आपल्या पिताच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यासह वनवासात गेले त्याच त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला तसे भगवान शंकर त्रिपूर विमानाला जाळण्यासाठी उद्युक्त झाले तसे त्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोहोचले त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे इतके लाल झाले की त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे साप आणि मगरी इत्यादी जीव पोळू लागले आणि भयाने थरथर कापणाऱ्या समुद्राने लगेच वाट करून दिली जेव्हा रावणाच्या कठीण छातीला चक्काचूर होऊन ते सगळीकडे पसरतील त्यामुळे पांढऱ्या शुभ्र होती तेव्हा विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागेल आपल्या पत्नीला पळवणाऱ्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टणत्कारानेच प्राणांसह तात्काळ नाहीसा करतील दैत्यांच्या झुंडीने त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कृष्ण वर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील अद्भूत लीला करतील त्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाहीत बालपणातच पुतनेचे प्राण हरण करणे तीन महिन्याच्या वयात पायाने भला मोठा छकडा उलटून टाकणे आणि गुडघ्यांवर रांगता रांगता आकाशाला भिडलेल्या यमलार्जून वृक्षांमध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे अशी कर्मे भगवंतांशिवाय कोणीही करू शकणार नाही विषाने दूषित झालेले यमुनेचे पाणी पिऊन वासरे आणि गोप बालक मरतील तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीने ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विषयशक्तीने ना कालिया नागाला यमुना तटावर दाबागनी भडकल्याने सर्व मूंजवन चारी बाजूने जडू लागेल तेव्हा बलरामासह त्या प्राण संकटात सापडलेल्या व्रजवासियांना त्यांचे डोळे बंद कराव्यास सांगून ते त्यांना गोकुळात नेतील ही त्यांची लीला तर अलौकिकच असेल कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी जी दोरी आणभई देते वेळी श्री कृष्णांच्या मुखामध्ये चौदा भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल पण नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करतील ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशातून सोडवतील मय दानवाचा पुत्र गोमासूर जेव्हा गोप बालकांना पहाडाच्या ते कामधंद्यात व्यग्र असणाऱ्या आणि अत्यंत थकून बघून रात्री झोपी जाणाऱ्या गोकुळातील लोकांना ते आपल्या परमधामाला घेऊन जातील हे निष्पाप नारदा जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोप लोक इंद्रासाठीचा सा यज्ञ बंद करतील तेव्हा इंद्र व्रजभूमी बुडवण्यासाठी चारही बाजूंनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करेल त्यावेळी पशूंचे रक्षण करण्यासाठी सात वर्षांचे कृपाळू भगवंत सात दिवसांपर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लिलेने धारण करतील वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्राचे टिपूर ति, चांदणे सगळीकडे पसरलेले असेल तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील ही तान ऐकून प्रेमविभल होऊन आलेल्या गोपींचे से, कुबेराचा सेवक शंखचूड जेव्हा हरण करील तेव्हा ते त्याचे ते मस्त पुढवतील आणखी ही पुष्कळ प्रलंबासूर धेनुकासूर बकासूर केशी अरिष्टासूर इत्यादी दैत्य चाणुरादी पहिलवान कुवलयापीड नावाचा हत्ती कौंस, कालयवन भौमासूर मिथ्या वासुदेव शाल व वानर बलवल दंतवक्र राजा नग्नजिताचे सात बैल शंभरासूर विदुरथ आणि रुक्मिणी तसेच कांबोज इत्यादी मत्स्य कुरु कैकय आणि सृंजय आदी देशांचे राजे तसेच जे जे योद्धे धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील ते सर्व बलराम भीमसेन आणि अर्जुन आदी नावांच्या आडून भगवंत मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील काळाच्या ओघात लोकांची ग्रहण शक्ती कमी होत जाते आयुष्य ही कमी होऊ लागते त्यावेळी भगवंत असे पाहता की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी समजण्यास प्रत्येक रूपाने प्रगट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील देवांचे शत्रू दैत्य सुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मय दानवाने निर्माण केलेल्या वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू सत्याना पुष्कळशा उपधर्मांचा उपदेश करतील कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषांच्या घरी सुद्धा भगवंतांचे कथा कीर्तन होणार नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे नास्तिक आणि शूद्र राजे होतील एवढेच काय पण कुठेही स्वाहा, स्वधा आणि बषटकारा चा ध्वनी ऐकू येणार नाही तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत कलकी अवतार धारण करतील जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते तेव्हा तप नऊ प्रजापती मरीची आदिऋषी आणि मी अशा रूपात जेव्हा रक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म विष्णू मनू देवता आणि राजांच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्व शक्तिमान भगवंतांच्या या विभूतीमायेने प्रगट होतात पृथ्वीवरील एक एक धुलीकण मोजू शकणाराही कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तींची गणना करू शकेल जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्यूपणापासून कापू लागले होते त्या त्या तेव्हा त्या त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे अशा अनंत शक्तीचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही तुझे ज्येष्ठ बंधू सनकाधिक जाणत नाहीत तर इतर कोण जाणू शकेल आदिदेव भगवान शेष सहस्त्रमुखांनी त्यांच्या गुणांचे गायन करीत आहेत परंतु अजूनही त्याला त्यांचा पार लागलेला नाही जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात त्यांच्यावर ते अनंत भगवान स्वतःच दया करतात असे भक्तच त्यांची दुस्तर माया तरुण जातात आणि अशा भक्तांचीच कोणत्या कुत्र्यांचे भक्ष असलेल्या देहाविषयीला मी तुम्ही भगवान शंकर दैत्य कुलभूषण प्रल्हाद शतरूपा मनु मनुपुत्र प्राचीन बरही रुभू आणि ध्रुव हे जाणतात यांच्याशिवाय इक्ष्वाकू पुरुरवा मुचुकुंद जन गाधी रघु अंबरीश सगर गयती अलर्क, शतधनवा अनु रंतिदेव, भीष्म बली अमूर्तरय दिलीप सौभरी उत्तंक शिबी देवल पिप्पलाद, सारस्वत उद्धव पराशर भूरीशेण बिभीषण हनुमान शुकदेव अर्जुन आष्टीशेण विदूर श्रुतदेव इत्यादी महात्मे सुद्धा जाणतात ज्यांना भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनवण्याचे शिक्षण मिळालेले असते ते स्त्रिया शूद्र हूण भिल्ल आणि पापांमुळे पशुपक्षी आदी योनीत जन्मलेले सुद्धा भगवंतांच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसारसागरातून कायमचे तरुण जातात तर जे लोक वेदविहित सदाचाराचे पालन करतात त्यांच्याबद्दल काय सांगावे परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकस शांत भयरहित तसेच केवळ ज्ञान स्वरूप आहे त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही कि त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही सत आणि असत दोन्हीच्या पलीकडे ते आहे कोणतेही वैदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाही अनेक कर्मांच्या साधनांद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोहचत नाही एवढेच काय स्वतः माया सुद्धा त्यांच्या समोर न जाता लाजेने तेच परंपर आहे महात्मे लोक त्याच शोकरहित अनंत आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्या कारणाने पाण्यासाठी विहीर खोदण्याकरता कुदळजवळ बाळगित नाही दूर, दूर लोटतात सर्व कर्मांचे फळही भगवंतच देतात कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभकर्म करतो ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते या शरीरात राहणारी पंच महाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही पुत्रा नागदा केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या षडेश्वर संपन्न श्रीहरीचे वर्णन संक्षेपाने मी तुझ्या केले जो काही कार्यकारण भाव किंवा अभाव आहे तो काही भगवंतांपासून स्वतंत्र नाही असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्त आहेत मला जे सांगितले होते तेच हे भागवत होय यात भगवंतांच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे तू याचा विस्तार कर जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्व स्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल अशा प्रकारे याचे वर्णन कर जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेले मायेचे वर्णन करतो किंवा दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही यात भगवंतांच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे तू याचा विस्तार कर जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्व भगवान श्री श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल अशा प्रकारे याचे वर्णन कर जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेला मायेचे वर्णन करतो किंवा दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही अध्याय सातवा समाप्त